श्रीमद भागवत महापुराण स्कंध आठवा अध्याय नववा मोहिनी रूपी भगवंतांकडून अमृताचे वाटप श्री शुक म्हणतात आपापसातील प्रेम टाकून असुर एकमेकांची निंदा करीत प्रमाणे एकमेकांच्या हातातून अमृषकलन हिसकलश हिसकावून घेत होते एवढ्यात त्यांना एक स्त्री येत असलेली दिसली ते विचार करू लागले किती अनुपम सौंदर्य हे किती हे तेज काय हे तिचे नवतारुण्य असे मनात म्हणत ते तिच्याकडे पळत गेले काम मोहित होऊन त्याने तिला विचारले हे कमल नयने तू कोण आहेस कोठून आलीस काय करू इच्छितेस हे सुंदरी तू कोणाची कन्या आहेस तुला पाहून आमच्या मनात खळबळ उडाली आहे आम्ही तर असे समजतो की आतापर्यंत देव दैत्य सिद्ध गंधर्व चारण आणि लोकपालांनी सुद्धा तुला स्पर्श केला नसेल तर मग माणूस तुला कुठून स्पर्श करेल हे सुंदरी विधात्याने दया येऊन शरीर धारण करणाऱ्यांची सर्व इंद्रिये आणि मन तृप्त करण्यासाठी तुला इथे पाठवले आहे काय हे माननी आम्ही भाऊबंद असूनही आम्हा सर्वांना एकच गोष्ट पाहिजे आहे म्हणून आमच्यात एकमेकांविषयी वैर निर्माण झाले आहे हे सुंदरी तू आमचे भांडव मिट भांडण मिटव आम्ही सर्वजण कश्यपांचे पुत्र असल्या कारणाने सख्खे भाऊ आहोत अमृतासाठी आम्ही सर्वांनीच प्रयत्न केले आहेत म्हणून तू निष्पक्षपातीपणे हे आम्हाला असे वाटून दे की ज्यामुळे आमच्यात भांडण होणार नाही असुरांनी अशी प्रार्थना केल्यावर स्त्री स्त्रीवेशधारी भगवान किंचित हसले सुंदर नेत्रकटाक्ष टाक्री भगवान अपन महर्षि कश्यपांज कुलटेलागे कसे लगला कारण विवेकी मनुष्य स्त्र कभी विश्वास नहीं दैत्यानो लांडे और व्यभिचारिणी स्त्रिया मैत्री टिकत नहीं कारण ती दोघेही नेहमी नवनवीन शिकारीचा शोधात असतात श्री शुक म्हणतात परीक्षिता मोहिनीच्या त्या मोहक वाणीने दैत्यांच्या मनामध्ये अधिकच विश्वास उत्पन्न झाला त्यांनी मनापासून मोठ्याने हसून अमृताचा कलश मोहिनीच्या हातात दिला नंतर अमृत कलश घेऊन किंचित स्मितहास्य करीत भगवान म्हणाले उचित असो वा अनुचित मी जे काही करीन ते तुम्हाला मान्य असेल तरच मी हे अमृत वाटेल मोहिनीचे हे बोलणे ऐकून मोठ्या मोठ्या दैत्यांनाही त्यातील खुबी समजली नाही म्हणून सर्वांनी ठीक आहे असे म्हणून ते मान्य केले नंतर उपवास करून सर्वांनी स्नान केले हवीरद्रव्याने अग्नीमध्ये हवन केले गाई ब्राह्मण आणि सर्व प्राण्यांना यथायोग्य दान दिले आणि ब्राह्मणांकडून स्वस्ती वाचन आपापल्या आवडीनुसार सर्वांनी नवी शस्त्रे धारण केली वस्त्रे धारण केली आणि सुंदर अलंकार धारण करून सर्वजण पूर्वेकडे टोक असलेल्या कुशासनावर बसले जेव्हा देव आणि दैत्य दोघेही धुपाने सुगंधित केलेल्या पुष्पमाळा आणि दिव्यांनी सजवलेल्या भव्य मंडपामध्ये पूर्वेकडे तोंड करून बसले तेव्हा हातात अमृकत्त घेऊन मंद पावले टाकीत मोहिनी तेथे आली तिने सुंदर पैठनी परिधान केली होती धुंदी तिचे ति डोले चंचल होते तिचे स्तन पुष्ट मांड्या हत्तीं पिला सोंडे प्रमाण होत तिच सुवर्णनुपुरान झंकारा सभाभवन निनादून गे होते सुंदर काना सोन कुंडले तलपत होती तिचे नाक दाल तसेच मुख अतिशय सुंदर होते तिचा स्तना साड़ी का पदर थोड़ा सा सरकला होता जणू लक्ष्मी देवीची ज्येष्ठ सखी वाटत होती तिने आपल्या हास्ययुक्त नेत्रकटाक्षाने देव आणि दैत्य यांच्याकडे पाहिले तेव्हा ते सारे मंत्रमुग्ध झाले जन्मतःच क्रूर असणाऱ्या असुरांना अमृत पाजणे म्हणजे सापांना दूध पाडण्यासारखे अन्यायकारक होणार आहे म्हणून भगवंतानी असुरांना अमृत दिले नाही भगवंतानी देव आणि असुर यांच्या दोन वेगवेगळ्या पंक्ती करून आपापल्या पंक्तीत त्यांना बसवले यानंतर अमृत कलश हातात घेऊन भगवंत दैत्यांच्या जवळ गेले आणि त्याने हावभाव आणि कटाक्षानी, त्यांना मोहित करून लांब बसलेल्या देवांना जरामरण हरण करणारे अमृत पाडले परीक्षिता आपण दिलेला शब्द असूर पाळत होते त्यांचे तिच्यावर प्रेमही होते शिवाय स्त्रीशी भांडणे त्यांना कमीपणाचे वाटत होते म्हणून ते गप्प बसून राहिले मोहिनीवर त्यांचे अत्यंत प्रेम जडले होते आपला प्रेम प्रेमसंबंध तुटू नये म्हणून ते भिवून होते मोहिनीने सुद्धा अगोदर त्यांचा मोठा सन्मान केला होता त्यामुळे ते मोहिनीला काही वेडेवाकडे बोलले नाही त्याचवेळी राहू दैत्य देवाचा घेऊन देवांमध्ये येऊन बसला आणि देवांबरोबर तोही अमृत प्याला परंतु त्याच क्षणी चंद्र आणि सूर्य यांनी त्याचे बिंग फोडले अमृत पितानाच भगवंतांनी आपल्या तीक्ष्णधारेच्या चक्राने त्याचे मस्तक उडवले अमृताचा संसर्ग न झाल्यामुळे त्याचे धड खाली पडले परंतु मस्तक अमर झाले आणि ब्रह्मदेवाने त्याला ग्रह बनवले तोच राहू पौर्णिमा आणि अमावस्येला वैरभावाने बदला घेण्यासाठी चंद्र आणि सूर्यावर आक्रमण करतो जेव बहुतेक देव अमृत्यालेवा सर्व लोक कल्याण करना भगवंता मोटमोठ्या समोरच आपले खरे रूप धारण केरीक्षिता पहाना देव आैत्य दो एक हेतुने एकाच वस्तु एक विचाराने एक कार्य के लिए होते परंतु फल फर मिल फरक त्यापैकी देवांनी अगदी सहजपणे अमृतरूप फळ प्राप्त करून घेतले कारण त्यांनी भगवंतांच्या चरणकमल रजाचा आश्रय घेतला होता परंतु त्यापासून विनमुख असल्यामुळे असुर अमृतापासून वंचित राहिले मनुष्य आपले प्राण धन कर्म मन वाणी इत्यादींच्या द्वारा शरीर पुत्र इत्यादींसाठी जे काही करतो ते व्यर्थ होते कारण त्याच्या मुळामध्ये भगवंताहून आपण वेगळे आहोत ही भेदबुद्धी असते परंतु त्याच प्राण इत्यादी वस्तूंच्या द्वारा भगवंतांसाठी जे काही केले जाते ते सर्व भेदभाव रहित असल्या कारणाने सफल होते जसे झाडाच्या मुळाला पाणी घातल्याने त्याचे खोड फांद्या इत्यादी सर्वांना पाणी मिळते त्याचप्रमाणे भगवंतांसाठी कर्म करण्याने ते सर्वाना मिळते श्रीमद्भागवते महापुराणे पारमहुस्या संहिता अष्टमस्कंधे अमृतमथने नवमोध्याय श्रीकृष्णापणमस्त हरे नम